स्तक श्यामी आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबड़े साने गुरुजीं का जीवन परिचय कोक पालगढ़ गाँव साने गुरुजीं वड़ील सदाशिवराव राहत होते खोता के कामते करीत खोता के घरा साधारणत वैभव संपन्न व श्रीमंत समझले जे वजोबा वे परिस्थिति तरी होती ही पदाशिवरावान वेपन मात्र आर्थिक स्थिती घसरत गली ती इतकी कि सदाशिवरावे घरदार ही जप्तीत नहींसे अशा रीति ने बड़े घरपण पोकवासा जारा 24 डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी गुरुजींचा जन्म झाला गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते श्यामच्या आई या पुस्तकात त्यांनी आपल्या साऱ्या आठवणी सांगितले आहेत त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले गुरुजीं का जीवन विकास सर्वाभूति प्रेम करना धड़ा साने गगुरुजीं आई ने दुरुजीं मन अतिशय भावना प्रधान व संस्कारक्षम होते मनुनज आई ने पेरले सद्भावी वड़िका लवकर जा गुरुजीं प्राथमिक शिक्षण पालगलडा जाए प्राथमिक शिक्षण गुरुजी पुढील शिक्षणाचा प्रश्न उद्भवला पुण्यास मामांकडे त्यांना ठेवण्यात आले पण त्यांना पुण्यास रहावेना पुण्याहून पुन्हा ते आपल्या घरी पालगडा गेले आणि दापोलीच्या मिशनच्या शाळेत शिक्षणासाठी जाऊन राहिले शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून ते चमकू लागले कवी म्हणून शाळेत त्यांची कीर्ती पसरली गुरुजींचे पाठांतर जबरदस्त होते नवनीतातील वेचे त्यांना तोंडपाठ येत होते प्राकृत पुराणादी पोथ्यांचे त्यांनी वाचन केले होते घरातील दारिद्र्य दिवसेंदिवस वाढतच होते गुरुजींच्या थोरल्या भावाने नोकरी धरली होती व गुरुजींनासुद्धा आपण वडिलांच्यावर विसंबून राहू नये असे वाटू लागले म्हणून त्यांनी शिकण्यासाठी कुठेतरी दूर जाण्याचा निश्चय केला एका मित्राने त्यांना सांगितले की औंध संस्थानात जा तेथे गरीब विद्यार्थ्यास मोफतांना मिळते त्यानुसार गुरुजी औंध संस्थानात येऊन राहिले शिक्षणासाठी खडतर हाल अपेष्टा त्यांनी तेथे ते सोसल्या करी मागितली पाके तुकडे खाऊन त्यावर दिवस काढले कधी काकडी खाऊन तर कधी ओळखीच्या गिरणीवाल्याकडून मिळणाऱ्या पीठावर आपली गुजराण केली पण ज्ञानोपासना सोडली नाही गुरुजींच्या दुर्दैवाने तेथे प्लेग सुरू झाला औंधचे शिक्षण अर्धवट सोडून गुरुजी परत घरी पालगल येथे गेले घरी गेल्यावर वडिलांना आपल्या पुरागमनाचा संशय आल्याचे दिसताच गुरुजी तत्काळ पुण्यास आले व नूतन मराठी विद्यालयात दाखल झाले गुरुजींचा स्वभाव अतिशय भिडस्त होता त्यामुळे त्यांचे अधिकच हाल होत कधी डाळे चुरमरे खाऊन दिवस काढावेत तर कधी एक वेळ जिवून राहावे शेवटी काही ठिकाणी वार मिळाले गुरुजींचे शिक्षण मात्र चालूच राहिले अशा खडतर हाल अपेष्टा सूचितच गुरुजी एकोणावीसशे अठरा साली मॅट्रिक झाले शाळेत गुरुजी हुशार विद्यार्थी म्हणून चमकले मॅट्रिक झाल्यावर त्यांनी आपले नाव न्यू पुना कॉलेज सध्याचे एस कॉलेज मध्ये दाखल केले एसपी कॉलेज कॉलेजमधूनच ते बीए ए व एम एच्या परीक्षा उत्तीर्ण झाले एम ए झाल्यानंतर पुढे काय करावे या विचारात असतानाच अमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिरासाठी फेलो हवेत अशी जाहिरात त्यांनी वाचली गुरुजींनी अर्ज केला त्यांना प्रवेश मिळाला पण लवकरच त्यांनी तत्वज्ञान मंदिराला रामराम ठोकला राम व गुरुजी अमळनेरीतील शाळेतच शिक्षक झाले थोड्याच दिवसात ते तेथील वसतिगृहाचे मुख्य झाले तेथील विद्यार्थ्यांच्या जीवनाशी ते सम्रद्ध झाले विद्यार्थ्यांना स्वावलंबनाने सेवावृत्ती आपल्या कृतीद्वारा त्यांनी शिकविली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपले सारे श्रम व सारी बुद्धी त्यांनी वेचली गुरुजी या अभिदानाला ते सार्थ ठरले एकोणावीसशे अठ्ठावीसच्या नोव्हेंबरात त्यांनी विद्यार्थी नावाचे मासिक सुरू केले एकोणावीसशे तीस साली हिंदुस्थानात राजकीय आंदोलन सुरू झाले गुरुजी शालेय जीवनातून मुक्त झाले भारताच्या राजकीय जीवनात समरस होण्यासाठी त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला गुरुजींच्या जीवनातील प्रथमार्ध येथे संपून उत्तरार्ध सुरू झाला महात्माजींच्या राजकीय आंदोलनाचा परिणाम गुरुजींवर एकोणावीसशे एकवीसपासून होत होता एकोणावीसशे एकवीस साली त्यांनी खादी वापरण्यास सुरुवात केली एकोणावीसशे तीस साली सत्याग्रह सुरू होताच त्यांनी शाळा सोडली व खान्देशात प्रचारास सुरुवात केली त्यांना अटक झाली तुरुंगात विनोबा भावे त्यांना भेटले तेथे चक्की पिसण्याचे काम त्यांनी आनंदाने घेतले तुरुंगात विनोबाजींची प्रवचने होत असत गुरुजी ती प्रवचने लक्षपूर्वक ऐकत असत विनोबाजींवर गुरुजींची अतिशय श्रद्धा बसली तेवीस मार्चला ते, ते पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी सुटले एकोणावीसशे बत्तीसपासून एकोणावीसशे चौतीसपर्यंत ते तुरुंगात होते एकोणावीसशे चौतीस ते एकोणावीसशे छत्तीस सालापर्यंत दोन वर्ष ते पुण्यात होते एकोणावीसशे छत्तीस साली काँग्रेसने खेड्यात अधिवेशन भरविण्याचे ठरविले फैजपूरची निवड केली गुरुजींनी हे अधिवेशन यशस्वी व्हावे म्हणून जीवापाड मेहनत घेतली त्यांच्या हस्ते स्वातंत्र्यज्योत तेथे आणण्यात आली याच अधिवेशनात काँग्रेसने असेंब्लीच्या निवडणुका लढविण्याचे ठरविले सारा देश काँग्रेसच्या पाठीमागे आहे हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते झटू लागले खांदेच्या खेड्यापाड्यातून काँग्रेसचा संदेश पोहचविण्याचे काम गुरुजींनी केले एकोणावीसशे अडतीस साली त्यांनी काँग्रेस या नावाचे साप्ताहिक सुरू केले महायुद्ध एकोणावीसशे साली सुरू झाल्यानंतर देशातील घडामोडी प्रचंड वेगाने घडून येऊ लागल्या काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामे दिले ब्रिटिश सरकारने त्र्याण्णव कलमी कारभार सुरू केला देशात असंतोषाचे वारे वाहु लागले याच सुमारास गुरुजींनी काँग्रेसचे एक लाख सभासद महाराष्ट्रात व्हावेत म्हणून उपोषण केले एकोणावीसशे साली पिके बुडाल्यामुळे सारामाफीसाठी शेतकऱ्यांची परिषद त्यांनी भरवली काँग्रेस युवक परिषद एकोणासशे चांदवड येथे भरली गुरुजींना अटक झाली त्यांना धुळ्यास ठेवण्यात आले एकोणावीसशे चा लढा सुरू होईपर्यंत ते तुरुंगातच होते दहा ऑगस्ट एकोणावीसशे ला त्यांना सोडण्यात आले चळवळ जोराने फोपावत होती गुरुजी भूमिगत होऊन चळवळी नेटाने चालविण्याचा प्रयत्न करीत होते एकोणावीसशे त्रेचाळीसमध्ये त्यांना अटक झाली एरवाड्याच्या त्यांना ठेवले इतर सर्व पुढाऱ्यांबरोबर त्यांची एकोणावीसशे पंचेचाळीस साली मुक्तता झाली काँग्रेस मुस्लिम लीग आदी पक्षाबरोबर ब्रिटिश सरकारने वाटाघाटी सुरू केल्या एकोणावीसशे साली देशात सर्वत्र निवडणुका होऊन काँग्रेस व मुस्लिम लीग हे दोनच पक्ष प्रबळ ठरले स्वातंत्र्याचे नगारे देशात सर्वत्र वाजू लागले होते स्वातंत्र्याचा उच्चकाल आला तरी देशातील भेदाभेद दूर झाले नाहीत याबद्दल गुरुजींना वाईट वाटे पंढरपूरचे देऊळ हरिजनांना अद्याप खुले नव्हते साने गुरुजींनी सहा महिने आपल्या ओजस्वीवाणीने हे मंदिर हरिजनांसाठी उघडण्यासाठी महाराष्ट्रभर प्रचार केला सहा महिन्यात गुरुजींच्या प्रचारात दिसून आलेल्या जनतेची पर्वा न करता बडव्यांनी हरिजनांना बंदीर मंदिर बंदच ठेवले म्हणून गुरुजींनी आमरण उपोषण आरंभिले पुढे दादासाहेब माळवणकरांच्या मध्यस्थीने मंदिराचे दरवाजे हरिजनांसाठी खुले झाले व पांडुरंगाचे दर्शन सर्वांना घेता येऊ लागले भारतात अनेक वाटाघाटी होऊन अखेर फाळणी होऊन स्वातंत्र्य सूर्य उगवला स्वातंत्र्य प्राप्त झाले पण देशात सर्वत्र दंगे व कत्तली यांना ऊत तशातच तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महात्माजींच्या वर सायंकाळी एका माते फिरूने गोळ्या झाल्या व गुरुजींचा धे सूर्य महात्माजी बरोबरच अस्तंगत झाला महात्माजींचा खून एका महाराष्ट्रीयने केला या पापक्षालनार्थ गुरुजींनी एकवीस दिवसाचे उपोषण केले महात्माजींच्या निर्वाणानंतर देशातील परिस्थिती फारच चमत्कारिक झाली देशातील प्रबल पक्ष जो काँग्रेस त्यातून समाजवादी गट बाहेर पडला गुरुजींनी राजकीय मते समाजवादी असल्यामुळे या पक्षाशी त्यांचा जवळचा संबंध आला एकोणासशे साली 15 ऑगस्टला त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले त्यातून ते आपले समाजवादी विचार मांडीत असत गुरुजींचे वाङ्मय गुरुजींनी विपुल वाङ्मय लिहिले आहे कादंबऱ्या लेख निबंध काव्य चरित्रे नाट्यसंवाद इत्यादी साहित्याच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती त्यांच्या वाङ्मयातून कळकळ स्नेह प्रेम इत्यादी गोष्टींचा वर्षाव झाला आहे त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे ओज आहे त्यांची साधीसुदी भाषाच लोकांना आवडली गुरुजींनी आपले सर्व लेखन समाजोद्धारार्थ लीले। त्यांच्या मनात राजकीय सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधीचे जे जे विचारांचे भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीच्याद्वारे प्रकट केले कलेकरिता कला व जीवनाकरिता कला अशी ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपले वाङ्मय नटविले नाही तर स्वतःचे समाजाविषयीचे विचार व स्वतःला आलेले अनुभवच त्यांनी आपल्या लेखनातून प्रकट केले कितीतरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृदयरितीने वर्णन केलेले आहेत गुरुजींचे वाङ्मय सर्वांसाठी अबालवृद्धांसाठी आहे, अबाल आहे। बालकांना त्यांनी गोड गोष्टी सांगितल्या कुमारांसाठी ध्येय मार्गदर्शक साहित्य चरित्रे आदी ले ले। प्रौढांसाठी लेख निबंध लिहिले माता भगिनींना श्रीजीवन व पत्री अर्पण केली या विपुल वाङ्मयातील तेजस्वी रत्ने म्हणजेच श्यामची आई व श्याम ही पुस्तके होय आंतर भारती गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतर स्थापना करण्याचा प्रयत्न हे होय प्रांताप्रांतातील हेवा दावा अद्यापही नष्ट झालेला नाही प्रांतीयता ही, ना ही।, ही भारताच्या एकत्वाला बाधक ठरवणार असे दिसू लागले म्हणून त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्वत्र बंधुप्रेमाचे वारे व्हावेत यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतर प्रयोग करून पाहण्याचे ठरविले यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी ही मनशा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावर बोलताना व्यक्त केली होती त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता पण कार्य अपुरे असतानाच दिनांक अकरा जून एकोणावीसशे पन्नासला त्यांचे देहावसन झाले